पुस्तक रतन टाटा लेखक सुधीर सेवेकर वाचक विद्या पाटील प्रकरण दुसरे टाटा उद्योग साम्राज्याची सुरुवात टाटा हे एक मोठेच वैशिष्ट्यपूर्ण नाव आहे अग्रस्तान आणि लोकांचा विश्वास हे या नावाचे फार मोठे भांडवल आहे त्यातून ग्रुपची शक्ती वाढविणे आणि जागतिक स्तराची कंपनी होणे हाच आपल्या वाढीचा आणि दीर्घकालीन यशाचा मार्ग आहे रतन टाटा युरोपात भारताच्या अगोदर शंभर सव्वाशे वर्ष औद्योगिक क्रांती झालेली होती सतराशे नंतर युरोपभर वीज उर्जेचा आणि आधुनिक केंद्रांचा वापर करून वेगाने उत्पादन करणारे कारखाने सुरु झाले होते त्यांना लागणारा कोळसा खनिज तेल व अन्य कच्चा माल मात्र युरोपियांना भारत व इंग्रजी आधिपत्याखालील अन्य देशातून मोठ्या प्रमाणावर त्या काळी आयात करावा लागत असोगीकरणाचे मानवी जीवन पद्धतीवर अनेक परिणाम झाले पूर्वीचे शांत संत जीवन संपले यंत्रतंत्राचा वापर करून काम करणारा एक कुशल कामगार वर्ग समाजात निर्माण झाला पांढरपेशा काम करणारा कारकून वर्ग निर्माण झाला कारखान्यांना कच्चा मार पुरणारे पुरवठादार तयार झाले वाहतूक साठवणूक अशा सेवा देणारा वर्ग निर्माण झाला विक्रेते एजंट्स दुकानदार डीलर्स डिस्ट्रीब्युटर्स तयार झाले कारखाने नामक एक स्वतंत्र संस्था आकाराला आली यंत्रांचा वापर वाढला उत्पादकतेविषयी जागरुकता निर्माण झाली दळणवळणाच्या वेगवान सोयीची गरज अधिक तीव्र झाली व्यवस्थापनशास्त्र ही स्वतंत्र विद्याशाखा जी दीर्घकाळ वाणिज्य आणि अर्थशास्त्राचाच भाग मांडला जाईल तिचा स्वतंत्र विद्याशाखा म्हणून विस्तार झाला कारण वाणिज्य व वा अर्थशास्त्रात उपलब्ध ज्ञान सिद्धांत आणि संकल्पना औद्योगिकरणातील कारखानिर्मितीतील आव्हाने सोडविण्यासाठी अप्र या तुकड्या पडू लागल्या गरज ही शोधाची जननी असते त्याप्रमाणे या गरजेपोटी व्यवस्थापनशास्त्र ही स्वतंत्र ज्ञानशाखा उदयाला आली आहे हे अर्थातच अगोदर युरोपमध्ये घडून आले आणि त्यानंतर सुमारे एक शतक भराने ते सगळे भारतातही घडू लागले रॉबर्ट ओवेन मॅक्स वेबर फेडरिक टेलर हेन्री फेयॉल मेरी पार्कर फोलेट इटन मेयो पीटर ड्रकर अशा अनेक विचारवंतांनी व्यवस्थापनशास्त्र समृद्ध केले व्यवस्थापनशास्त्र हा एक बहुविध शाखीय म्हणजे मल्टीडिसिप्लिनरी विषय आहे त्यामुळे त्यात अभियांत्रिकी विज्ञान वाणिज्य कला विधी गणित संख्याशास्त्र संगणकशास्त्र अशा अनेक ज्ञानशाखांचे धागी मिळालेले आहेत त्यामुळे यात योगदान देणाऱ्या विचारवंत चिंतकांमध्ये सर्व विषयातील तज्ज्ञ आढळतात आज जमशेदपूर टाटानगर म्हणून जो परिसर ओळखला जातो शंभर सव्वाशे वर्षांपूर्वी हा छोटा नागपूरचा डोंगराळ भाग होता येथील मूळच्या जाती जमाती जंगलात राहत शिकाण कंदमुळे भातशेती थोडीफार अन्य पिकांची शेती ते करीत शिक्षणासाठी शाळा नव्हत्या आसपास दवाखाने नव्हते इंग्रज ही या टापूकड़ फारसे लक्ष नव्हते मुंडा महातो या जमातीचे लोक येथे अधिक होते मागा जातींची मोठी लोकसंख्या असणाऱ्या या प्रदेशात असा मोठा पोलाद प्रकल्प पो उभारण्यात जमशद्जी टाटा यांना अनेक बाबतीत किती अडचणी आल्या असतील याची आज आपण नीट कल्पनाही करु शकणार नाही ज्या समाजास कारखाना म्हणजे काय याचाच पत्ता नाही त्यांना कामे शिकवून आवश्यक त्या कौशलाचे प्रशिक्षण देऊन ट्रेन करायचे आणि मुख्य म्हणजे त्यांना कारखान्यात रोळवायचं त्यांना शिस्त लावायची ही गोष्ट विलक्षणच आव्हानात्मक होती शिवाय त्यांचे कारखानीबद्दलचे समज गैरसमज दूर करत आत्मविश्वास कारखान्याच्या प्रती त्यांची बांधिलकी वाढविणे त्यांच्या रूढी परंपरा व्रतवैकल्य इत्यादींना न दुखावता त्यांच्यावर औद्योगिक संस्कृतीचे संस्कार करते मानवी स्तरावर अशा अनेक आव्हानांना जमशेजींना सामोरे जावे लागले हे झाले अशिक्षित वा उच्च शिक्षित प्रामुख्याने स्थानिक असलेल्या मजूरवर्गाविषयी पांढरपेशा काम करणारी शिकलेली जमात हातानेही अवघड होते त्यांचे प्रश्न निराळे होते ते आणखीनच जटिल होते या पांढरपेशांना चांगले जीवनमान मिळावे त्यांचे राहणे वाहतूक हा मूलभूत प्रश्न मिटावा म्हणून टाटांनी फार मोठ्या प्रमाणावर जमशेदपूरमध्ये हाऊसिंग प्रकल्प अर्थात गृहनिर्माण योजना राबविली आणि त्यामुळे पांढरपेशा काम करणारा शिक्षित वर्ग बाहेरून जमशेदपुरात येण्यास तिथे ती राहण्यास काम करण्यास तयार झाला या वर्गाच्या राहणीमानामध्ये चांगल्या शाळा बाजारपेठ मनोरंजनाच्या सोयी क्लब्स सार्वजनिक सण साजरे करणे वृत्तपत्रे व प्रसारमाध्यमांची उपलब्धता अशा अनेक प्रकारच्या सोशल इन्फ्रास्ट्रक्चर अर्थात सामाजिक सुख सुखसुविधांची उपलब्धता ही सर्वात मोठी गरज होती कारण त्याशिवाय उच्च शिक्षित लोक अभियंते तंत्रज्ञ यांना जमशेदपूर नामक या आढवण्याच्या ठिकाणी अन्य अवघड होते आजही अशा सामाजिक सुशुधांची उपलब्धता नाही म्हणून अनेक उच्च शिक्षित अभियंता व्यवस्थापक तज्ज्ञ मागास भागातील कारखान्यांमधून औद्योगिक प्रकल्पांमधून काम करायला येण्यास नाखुश आढळत सुवर्ण ना रेखा आणि कारकोई या नद्यांच्या संगमावरील या गावांना रमणीय पार्श्वभूमी लाभलेली आहा जमशेदजी टाटा यांनी पहिला भारतीय पोलाद कारखाना उभारल आह पोलाद उत्पन्नासाठी आवश्यक तनिज दगडी कोळसा भरपूर मजूर आणि मुख्य म्हणजे ब्रॉडगेज रस्व अशा कारखान्यांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा या ठिकाणी लाभल्या होत्या त्यामुळे पोलाद कारखान्यांसाठी हि लोकशन सर्वार्थाने उत्तम आह हि जमशद्जी टाटा यांच्या लक्षात आल्याने त्यांनी हा कारखाना इथं उभा केला वास्तविक मुंबईच्या पारशी समाजात जन्मलेल्या टाटा लोकांना इकडील भाषा संस्कृती खानपान हवामान हे सगळे जनोळखी होते पण जमशेदजींनी दृढ निर्धार केला अनेक अडीअडचणींचा सामना केला आणि पोलाद कारखाना या ठिकाणी उभा केला कारखान्याचे कामगार कर्मचारी यांच्यासाठी निवासस्थानी उभारली पिण्याच्या पाण्याची सोय शाळा दुकाने करमणुकीच्या सुविधा तार व टपाल खाते सडका वीज पुरवठा असे सगळं काही त्यांनी येथे उभे केले त्यासाठी फार मोठी भांडवली गुंतवणूक केली तत्कालीन ब्रिटिश सरकारचे धोरण भारतीय उद्योगधंद्यांना आणि उद्योगपतींना उत्तेजक वा प्रक नव्हतेच पण इंग्रजांचे सर्व नियम निर्बंध यांचे पालन करीत जमशेदजी टाटा यांनी हा या पोलाद कारखाना सुरु केला ही घटना एका अर्थी भारताच्या औद्योगीकरणाची कारखानदारीची नांदीश ठरली सुमारे शंभर वर्षापूर्वीचे हे पाऊल म्हणजे आधुनिक भारताच औद्योगिकरणाच्या दिशेनं उचलले पहिले महत्वाचे आणि भक्कम पाऊल ठरले भारतीय व्यापारी भांडवलदार यांच्यामध्ये आपण कारखानदार होऊ शकतो असा एक आत्मविश्वासही टाटांच्या या पहिल्या पोलाद कारखान्यांनी निर्माण केला जमशेदजी टाटा यांना अशे अनेक सामाजिक सांस्कृतिक आणि मानवी सुखसुविधासंदर्भातील पायाभूत प्रश्नांशी झुजतच या प्रकल्पाची उभारणी करावी लागली त्याखेरीज बँका टपाल व तार सुविधा दळणवळणाची साधने पेट्रोल पंप दुकाने इत्यादीही तेव्हा तिकडे काही नव्हते हे हसळ मुळापासून उभी करण्यासाठी एक कालबद्ध विकास आराखडा डोळ्यासमोर ठऊन अनेक दशके दशकोटी गुंतवणूक केली गेली त्यातून आजच जमशद्पूर आकाराचा आल जमशद्पूर सारख्या औद्योगिक नगरीची उभारणी तिचा विकास या प्रक्रियेतील अडीअडचणी गमती जमती हा एक स्वतंत्र पुस्तकाचाच विषय आह टाटा स्टील टिस्को टाटा स्टील ही टाटा उद्योग समूहातील पहिली मोठी कंपनी तिची स्थापना एकोणीशे सालची म्हणजे तिला आता शंभरहून अधिक वर्ष लोटली आह दक्षाच्या प्रगतीसाठी पोलाद लोखंड यांचे महत्व अनन्यसाधारण आह जो देश लोखंडाच्या उत्पादनावर नियंत्रण ठऊ शकतो तो देश जगाच्या सोन्यावरही ताबा मिळवू शकतो हे लोखंडाच महत्व जमशेदजी टाटा यांना पूर्णपणे उमंगल होते भारताच्या बिहार भागात लोखंडाचे खनिज मोठ्या प्रमाणावर आहही स्पष्ट होत परंतु या खनिजाची उपयुक्त पोलादात रुपांतर करण ही गोष्ट सोपी नव्हती इंग्रज सरकारही या कामी हात घालण्याची हिंमत करत नव्हते परंतु नेहमीच मोठी स्वप्ने आणि काळाच्या पुढे पाण्याची दृष्टी लाभलेला जमशेदजी टाटा यांनी मात्र आपण पुराजनिर्मितीच्या क्षेत्रात उतरायचे हे ठरवून टाकले होते चार्ज स्पेरिंग नामक एका जगप्रसिद्ध भूगर्भशास्त्र व धातूशास्त्र अशा दोन्ही विषयातील पारंगत तज्ञाला त्यांनी भारतात पाचारण कलि त्यांच्या मदतीने बिहार भागातील भूगर्भात खनिजांचे साठे किती असावेत याची पाहणी केली त्यासाठी तेव्हाच्या या जंगल भागातील ठिकठिकाणांचे माती नमुने तपासणे खड्डे करणे वगैरे पुष्कळ कटकटींची आणि अडथळ्यांची कामे करावी लागली जमिनीच्या पोटात या परिसरात लक्षावधी कोट्यावधी टन खनिज आहे हे या पाणीतून शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झाले खाणी खोदणे खिज जमिनीच्या पोटातून बाहेर काढणे हे शुद्ध करून घेणे मोठमोठ्या मोड़ पट्ट्यात त्यावर प्रक्रिया करणे आणि त्या सर्वातून पोलादाचे उत्पादन करणे असा या टाटा स्टील कंपनीचा कार्यभाग होता एकूण प्रक्रिया जमिनी संपादन करण्यापासून तेथील लोकांचे पुनर्वसन इत्यादी सामाजिक बाजूकडेही आस्तेने लक्ष पडवीत कामाला सुरुवात झाली परदेशाहून पोलाद निर्मितीच्या बट्या, व अन्य साधनसामग्री यंत्रे अवजारे आदी आणले गेले त्यासाठी बराच वेळ लागला आणि 16 फेब्रुवारी एकोणीशे बारा या दिवशी टाटा स्टील कंपनीतून पोलादाचा पहिला इगॉट मोठ्या विशिष्ट आकाराचा भरू तुकडा बाहेर पडला भारतात अशा प्रकारे पोलाद निर्मिती सुरु झाली ही घटना देशाच्या औद्योगिक इतिहासातील एक महिलाचा दगडच म्हटली पाहिजे कारण अभियांत्रिकी उद्योग वाहन उद्योग वीज निर्मिती रूळ तार जहाज बांधणी आणि अन्य अनेक प्रकारच्या उद्योगांचे मदार पुलादावर अवलंबून असते टाटा स्टीलमुळे देशांतर्गत पुलाद निर्मिती सुरु झाली आणि त्यापाठोपाठ धातूंवर आधारित इतर असंख्य छोट्या मोठ्या उद्योगांनाही देशात सुरुवात झाली टाटा स्टीलमुळे अँसिलरी म्हणजे मूळ स्टील उद्योगाला पूरक अशा वस्तू सेवा सुविधा पुरविणाऱ्या शेकडो युनिट्सना कारखान्यांचा जन्म झाला त्याचप्रमाणे शंभर वर्षापूर्वी जेव्हा भारतीय औद्योगिक क्षेत्रात फारसे उत्साहवर्धक काही नव्हते त्या काळात आपण यशस्वीपणे कारखादारीत उतरू शकतो हा आत्मविश्वास भारतीय उद्योगधंद्यामध्ये निर्माण झाला ही बाबई खूप महत्वाची आहे। टाटा स्टील कंपनीचे उत्पादन व्यवस्थापन कामगार कल्याण अशा अनेक बाबतीत आजवर अक्षरशः अगणित पुरस्कार मिळवलेले आहेत व्यवस्थापनशास्त्रातील विशेषता कामगार व्यवस्थापन शास्त्र विषयाची येथील झेव्हियर्स लेबर डिलेशन इन्स्टिट्यूट एक्सएलआरआय ही संस्था जगातील एक उत्तम शिक्षण संस्था म्हणून रोखली जाते टाटा स्टीलने पटकावली काही महत्वपूर्ण पारितोषिके आणि मान यांची एक संक्षिप्त सूची पुढे दिली आहे एक वर्ल्ड स्टील डायनॅमिक्स या वैश्विक संस्थिनी जगातल्या सर्वोत्कृष्ट तीन स्टील कंपन्यांमधिस्कोचा समावेश कलि आह दोन ऊर्जा बाबत हा कारखाना सदैव सतक असतो पेट्रोल डिझल वीज ही पारंपरिक ऊर्जा साधनी हळूहळू आटत चालली आह हि लक्षात घेऊन अपारंपारिक ऊर्जा साधनांचा सा शोध ही कंपनी सतत घेत असत्यासाठी कंपनीस अनेकदा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तराची बक्षिसी मिळली आहे सर्वोत्कृष्ट पोलाद निर्माण करणारी संस्था हा पंतप्रधानांचा पुरस्कार टिस्कोने आजवर अनेकदा मिळवलेला आहे पीन इसवी 2003 दोन हजार तीन मध्ये मोस्ट अॅडमायर्ड नॉलेज एंटरप्राईज मेनी हा पुरस्कार टिस्कोने पटकावला हा पुरस्कार मिळवणारी ही जगातील एकमेव पोलाद कंपनी आहे चार निर्यातीची उत्कृष्ट वित्तीय कामगिरीचे सौहार्दपूर्ण कामगारासंबंधाचे अनेक पुरस्कार टिस्कोने वेळोवेळी पटकावले आहेत गुंतवणूकदारांना उत्तम डिव्हिडंड ही कंपनी सातत्याने देत असते तसेच भारतातील नोकरीसाठीची सर्वोत्कृष्ट कंपनी म्हणूनही टिस्को ओळखली जाते पाच नेतृत्व विकासाबद्दलचेही अनेक पुरस्कार टिस्कोने मिळवले आहेत सहा नववे जेआरडी क्यूव्ही सस्टेन क्वालिटी एक्सलन्स अवॉर्ड टिस्कोनं मिळवलेला आहे नास कॉमचा उत्पादन क्षेत्रात माहिती तंत्रज्ञानाचा सर्वोत्तम वापर करणारी संस्था म्हणून टिस्को ओळखली जाते आठ एड्स रोगावर काम करणारी तिला ग्लोबल बिझनेस कोऑर्डिनेशन अवॉर्ड मिळालेला आहे अशा प्रकारे अगणित पुरस्कार टाटा स्टील मिळवलेले आहेत आणि हे सर्व उच्च नीतिमत्ता पाळून आणि कामगारांचे हीच जपत कंपनीन साध्य केले आह कार्यसंस्कृती टाटा स्टीलच्या शंभर वर्षाच्या का कामगिरीबद्दल खरेतर स्वतंत्र पुस्तकच तयार होईल टाटा स्टीलचे यश हे संस्थापक जमशेदजी टाटा जेआरडी टाटा विद्यमान अध्यक्ष रतन टाटा यांनी घालून दिलेल्या उत्तम कार्यसंस्कृतीमुळे मिळालेले आहे शिवाय ऋषी मोदी जे जिराणी यासारखे परिपूर्ण व्यावसायिक व्यवस्थापकांकडे या कारखान्याच व्यवस्थापन होत त्यांच्या कुशल कामगिरीच हि हो फळ आह कारखान्याच्या विकासाबरोबरच कामगारांचे हित आणि दक्षाचही हित साधल जात आहे न याविषयी टिस्कोच व्यवस्थापन सदैव दक्ष असत कंपनी स्थापनेच्या वीजमज टाटा यांनी आपली नितीतत्व पुढील शब्दात मांडली आह आम्ही आमचा उद्योग साध्या व सरळ विचारसरणीतून सुरु कलि त्यात आमच्या भागधारकांच्या अपेक्षा कामगारांच आणि व्यवस्थापनाचे आरोग्य हाच आमच्या यशाचा पाया आह या कंपनीच्या पायाभूत तत्ज्ञानासोबतच टिस्को अनेक नीती मूल्यांना प्रत्यक्ष व्यवहारात खूप महत्व देते ती मूल्ये अशी एक प्रत्येक व्यक्तीचा आदर दोन प्रामाणिकपणा आणि सचोटी तीन विश्वासार्हता चार संस्थेच्या प्रत्येक कार्यात सतत उत्कृष्टता आणण्याचा तिहास त्यामुळेच टिस्को स्वतःला मोठ्या अभिमानाने सतत शिकणारी संस्था असे म्हणून घेते त्याचे सध्याचे व्यवस्थापकीय संचालक श्री उत्थू रामन यांनी सुमारे चाळीस वर्षापूर्वी प्रशिक्षणार्थी अभियंता ट्रेनिंग इंजिनियर म्हणून या कंपनीत प्रवेश कला होता ते आज त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर कंपनीचे यमडे झाल आह कंपनी केवळ गुणांची कदर करत्याचे द्योतक आह ग्राहक वितरक कामगार व अन्य संबंधित घटकांकडून कंपनी सतत प्रतिसाद फीडबॅक मागवत असत आणि त्यानुसार कार्यकर्ते कस्टमर व्हॅल्यू मॅनेजमेंट मॅनेजर ऑफ बिझनेस एथिक्स यासारख्या संकल्पनांचीही कंपनी राबवणूक करीत असत त्यामुळेच टिस्को सतत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरचे अनेक बहुमान पुरस्कार सतत मिळत असतात त्यांचा गेल्या शंभर वर्षाच्या कामगिरीचे रहस्य किंवा गमक काय आहे ते संक्षिप्तपणे वा एका वाक्यात सांगणे अवघड आहे परंतु टिस्कोच्या उत्कृष्टतेची कारणे सूत्ररुपाने अशी सांगता येतील टिस्कोच्या यशाची ये गुपिते एक वर्षानुवर्ष प्रगतीचा वाढता आले मंदीच्या काळातही पडझड नाही व्यवस्थापनाकडून योग्य ती कारवाई त्वरीत केली जाते दोन सर्व जोखीमदारांच्या हितासाठी सतत प्रयत्न तसेज भागधारकांना उत्तम परतावा मिळावा समृद्धी मिळावी यासाठी कंपनीचे रात्रंदिन प्रयत्न असतात तीन कामगारांची उत्पन्नता वाढण्यासाठी त्यांचे प्रशिक्षण आधुनिक तंत्राचा अवलंब आणि कामगार कल्याण्याचे अनेक उपक्रम कंपनी राबविते त्यामुळे कामगारांचे मोराल अर्थात कार्यधैर्य उच्च स्वरूपाचे राहते त्यांची बांधिलकी वाढते कामाची गुणवत्ता सुधारते चार कंपनी आपल्या कामगारांच्या कल्पकतेच्या जा विकासाबाबतही जागरूक असते सतत नाविन्याचा उपक्रमशीलतेचा शोध घेते त्यास उत्तेजन देते त्यामुळे कामगारांचा मन मेंदू सतत टवटवीत आणि अधिक कार्यक्षम राहतो पाच पोलाद हा कच्चा माल वापरण्याची वस्तू न मानता त्याला ब्रँड व्हॅल्यू मिळवून देण्याचा कंपनीचा सतत प्रयत्न असतो सहा निर्यातीत वाढ जागतिक बाजारपेठेवर बारीक लक्ष सात सामाजिक बांधिलकी व समाज उपयोगी कार्यावर सतत भर त्यामुळे कंपनीची पतप्रतिष्ठा सतत वाढत जाते समाजाचा पाठिंबा लाभतो संबंध सौहार्दपूर्ण राहतात आठ गुणवत्ता आणि उच्च व्यावसायिक मूल्यांबाबत तडजोड नाही किंवा त्याबाबत दुर्लक्ष बेपरवाही नाही नऊ नेतृत्व गुणांची कदर आणि त्याच्या विकासासाठी आवश्यक ते प्रशिक्षण व संधी देण्याबाबत कंपनी दक्ष असते त्यामुळे खऱ्या गुन्हे लोकांना न्याय मिळतो एकूण कार्य विलक्षण पोषक राहते अशा किजरी बाबतीत टिस्को ही एक अजोड कंपनी आह एकच्या -एक मागास भागात आदिवासी भागात सुरु झालेली ही कंपनी आज देशातील एक अग्रगण्य कंपनी झालेली आहे